पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्यापाटील भाग नववा पंडिता रमाबाईंचे पुण्यास आगमन व आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाईंची चर्चा या संधीस पंडिता रमाबाई नावाची कोणी एक कोकणस्थबाई संस्कृतज्ञ व मोठी विद्वान असून सर्व श्रीमद भागवत तिला मुखोद्गत आहे तिने काशीकडील मोठमोठ्या पंडितांना व शास्त्रीय लोकांना वादात जिंकली आहे अशी विद्वानबाई पुण्यास येऊन राहणार आहे ही बातमी ऐकून मला फार आनंद झाला व हिबाई असेल तरी कशी तिला आपण केव्हा पाहू असे मला होऊन गेले दुसऱ्या दिवशी शनिवार होता म्हणून मी नित्याप्रमाणे सभेला गेले तो सगळ्या बायकांच्या बोलण्यात पंडिताबाईंचाच विषय होता माझ्याप्रमाणे ज्या तिला पाण्यास उत्सुक होत्या ती कशी असेल कोठे उतरेल आपल्याला भेटेल की नाही ती जवळ कोठे उतरली तर बरे होईल लांब उतरली तर मग काय वगैरे पुष्कळ गोष्टींची चर्चा आमच्यात बराच वेळ चालल्यावर मी नक्की बातमी काढण्याकरता भिडे व मोडक बसले होते तेथे जाऊन पंडिताबाईंबद्दल सर्व विचारून घेतले ते म्हणाले पंडिताबाई ही कोणी परकी आहे की काय ती एक आपली कोकणस्थच बाई आहे आम्ही मंडळींनी तिला बोलविली आहे ती याच इमारतीत उतरावायाची असा भेद केला आहे ती दुःखी गट्टीबाई तिचा तुम्ही येऊन समाचार घेतला पाहिजे आमच्या घरी पंडिता रामाबाईंचे पुराण असे ऐकल्यावर पंडिताबाई आपल्याजवळच उतरणार याबद्दल आम्हाला मनातून आनंद झाला व आम्ही त्यांच्या येण्याची वाट पाहत होतो त्याप्रमाणे चार पाच दिवसांनी त्या ठरल्याप्रमाणे अभ्यंकरांच्या वाड्यात येऊन उतरल्या त्यांच्याबरोबर त्यांनी भाऊ मानिलेला एक गरीबसा बंगाली बाबू होता आणि त्यांची सव्वा वर्षाची मनोरमा नावाची मुलगी होती त्या आल्यावर एकेकदा -एक आम्ही सगळ्या बायका त्यांना भेटलो त्या आज सुमारास स्वारीतून स्वतःचे येणे पुण्यात झाले व पंडिताबाईंचे पहिले पुराण आमच्याच घरी झाले तेथून प्रत्येक आठवड्याला एकेकाच्या घरी पुराण व्हावे असे ठरल्याप्रमाणे जेथे पुराण असेल तिथे आम्ही दोघे जाऊ लागलो खऱ्या खोट्या बातम्यांचा व कंड्यांना ऊत ही गोष्ट प्रथम पंडिता रमाबाई संबंधाने राग येण्यास घरातील बायकास कारण झाले आमच्या घरी बायका बऱ्याच असल्यामुळे दुपारच्या वेळी सूत काढून निरनिराळ्या जातीच्या वातींचे लक्ष्य करण्याचा एक कारखाना किंवा एक लहानशी गिरणीच आमचे घरी होती म्हटले तरी चालेल त्यामुळे शेजार पदार्थच्या बायका आपला कापूस घेऊन किंवा नुसत्या बसावायचे येत असत व निरनिराळ्या बायकांकडून गावातील निरनिराळ्या खऱ्या व खोट्या बातम्या आमच्या बायकांच्या कानावर येऊन त्यांची आयतीच करमणूक होईल आजकाल पंडितारमावींचे आगमन हा विषय तूर्त चर्चाजोगा होता त्यांच्याबद्दल प्रत्येकीने खऱ्या खोट्या बऱ्या वाईट वाटेल तशा गप्पा माराव्यात व कंड्या उठवाव्यात असे चालू झाले या गप्पा चार दोन दिवसात आमच्या घरी वरी बायकांच्याद्वारे येऊन पोहोचल्या मग काय चेष्टेला व चर्चेला सीमाच नाही त्यात आमच्या दोघांचा कल तिकडे असल्याने तिच्या नावाने आमचीही चेष्टा करण्यास व पाहिजेच असे बोलण्यास आमच्या घरातील बायकास अनायस्य संधी मिळालेली त्यांनी कधीही वाया घालविली नाही पंडिताबाईंबद्दल त्यांना दिवस तिटकारा जास्त जास्त येऊ लागला ती आमच्या घरी आली म्हणजे ती बाडगी आहे तिला शिवून आमच्या घरात शिवू नकोस तुम्हाला आवडत असली तर तिला तुम्ही गळ्यात बांधून बसा पण आम्हाला हा भ्रष्टाचार खपावायचा नाही कायमिली बापाने चांगली श्रीद्वारकानाथाशी लग्न लावून दिली असताना पुन्हा बंगाली बाबूशी लग्न लावून देह वाटविला बरे संसार तरी केला का तेही नाही ते सगळे निर्धाळून आता जग वाटवाव्यास आली आहे वगैरे अगदी तिटकाराने बोलत पंडिता रमाबाई शिकायला घरी येऊ लागल्या स्वतःच्या सांगण्यावरून मी पंडिताबाईंकडे एक दिवसाट बसावयास जाऊ लागले सहज बोलण्यात त्या म्हणाल्या मी हल्ली हार्वर्डचा सेकंड पार्ट से शिकत आहे पण येथे आल्यापासून शिकण्याचे जमत नाही मी म्हटले मीही थोडेसे शिकत असते आजपर्यंत स्वतः शिकविण्याचा क्रम असते पण अलीकडे फिरण्याचे काम झाले तेव्हा स्वतः फिरावयास जावायचे असते व माझे शिकणे बंद पडू नये म्हणून वानवडीच्या झनाना मिशनमधील एक मडम मला शिकविण्यास ठेवली आहे ती मला शिकवायस येत असते तुम्हाला वाटले तर तुम्ही तिच्याजवळ शिकाव्यास येत जा त्यांना ते पसंत पडले व दोन तीन दिवसांनी त्या आमच्या घरी शिकाव्यास येऊ लागल्या आर्य महिला समाज पंडितारामबाईंची व्याख्याने आधीच त्या बाईंचा तिटकारा आमच्या बायकांना आला होता तशात त्या दररोज आमच्या घरी येऊ लागल्या त्या माझ्याशी हसत बोल व विषय स्नेहाच्या रीतीने प्रेम करीत असत ते यांना आवडले नाही पुढे आमची सभा होती तिलाच जोडून पंडिताबाईंनी एक सभा स्थापन केली व तिला आर्य महिला समाज असे नाव दिले पूर्वी आमची सभा फक्त दहा बारा बायकांची असून तिला नाव नव्हते व तिचा बोबाटाही नव्हता त्यामुळे ती आम्हाला पसली पण आताच्या सवेला पुष्क बायका पुरुषांची सहानुभूती असल्यामुळे दर शनिवारी पुष्क मंडळी जमू लागली त्यात मुख्यत्वे करून पंडिताबाईस निरनिराळ्या विषयावर व्याख्याने देत असत आधीच पंडिताबाईंची वाणी अस्खलित व वा गोड असून विषय प्रतिपादन करण्याची शैली उत्तम बोलत असताना श्रोत्यांचे मन आपल्या भाषणाकडे आकर्षण करून घेण्याची त्यांची विलक्षण आतोटी होती हे चारही गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळे शहरातील सर्व जुन्या व नव्या शिक्षणेच्छु विद्वानात पंडिताबाईंचे कौतुक व अभिमान वाढू लागला व दर शनिवारच्या सभेला आपल्या घरच्या बायकांना व मुलींना ही मंडळी नेमाने पाठवू लागली पंडिता रमाबाईंचा उपहास व कंड्या अशा रीतीने या सभेची भरभराट लवकर होऊ लागली शिवाय पंडिताबाईंची पुराणी गावात सुरू होतीस, मी बहुदा प्रत्येक प्रोणाला बोलावणी असेल तेथे जात असे शिवाय दर शनिवारी उघडपणाने पंडिताबाईंच्या सभेला जाऊ लागले आमच्या घरच्या बायकांनी व या बसाव्यास येणाऱ्या बायकांनी रोज नव्या नव्या कंड्या सांगाव्यात पंडिताराम भावेनी सभा केली आहे त्यांचा पुरुषांवर कटाक्ष आहे पुरुषांच्या ताब्यात बायकांनी का, बायका का वागावे ते बायकांना गुलामासारखे वागविता, त्यांची परवा करीत नाहीत चोवीस तास बायकांनी कवाड कष्ट करावेत पुरुष घरी आले की त्यांना आंघोळीला पाणी उपसून द्यावे आयते जेवायला वाढावे आपण दमले भागले असले तरी ते मनात न आणता नवऱ्याचे हातपाय चेपावे इतके करू कोठे काही चुकले की लाथा बुक्क्यांची गाठ असे जे जुलमी पुरुष त्यांच्या ताब्यात तुम्ही न राहता मोकळ्या व्हा वगैरे आपल्या समजुतीप्रमाणे व बुद्धीप्रमाणे निळनिराळ्या बातम्या सासूवै व वंश यांना येऊन सांगत समजूतदार पण हट्टी वंश आमच्या सर्व बायकात वंश समजूतदार होते, त्यांना शिक्षणाची किंमत कळत होती तरी पण एकदा जी बाजू धरली ती सोडावयाची नाही असा त्यांचा स्वभाव असल्यामुळे व जुने तितके चांगले असा एकदा त्यांचा ग्रह झाला असल्यामुळे त्या अभिमानाला त्या पडत वृत्ती अतिशय तापड असल्याने आपल्या म्हणण्याप्रमाणे होईपर्यंत एखाद्या गोष्टीचा पिछा सोडत नसत मग त्या गोष्टीबद्दल दोन्ही बाजूला कितीही त्रास हो त्याची परवा नाही असा त्यांचा स्वभाव असे आठ महिन्यांचा उन्हाळा व एक दिवसाचा पावसाळा या नित्य बातम्या ऐकून मी सभेला जाऊ नये पंडिताबाई आमच्या दरात आल्या तर मी त्यांना शिवू नये पुरुषांना या गोष्टी हव्या असल्या तरी आपण दुर्लक्ष करावे नाही म्हणू नये पण करू नये म्हणजे झाले आपोआपच कंटाळून नाच सोडून देतील तुझ्या मायाची जुनी घरंदाज माणसे त्यांना तरी तुमचे ढंग आवडतील का तुझी आई वडील किती बरे चालीची माणसे आहेत त्यांना नुसते पाहिले तरी संतोष वाटतो त्यांच्या घरी तर बायकांनी मराठी सुद्धा शिकण्याची साल नाही मग इंग्रजीचे नाव कशाला पण तुझे पहावे तो मणमेवर अशा रीतीने वनसन्नी सासूबाईंनी मला पुष्कळ वेळ मायेनेजवळ बसवून घेऊन तरे तऱ्हेने प्रयत्न केला त्या बोलत असताना त्यांचे सर्व बोलणे मला खरे वाटे व त्या म्हणतात तसेच आता वागावे असा मी मनात विचारही कर व त्या विचारतील त्या गोष्टी होय होय म्हणून तोंडाने कबूल करी। पण वेळ आली म्हणजे तशी कृती हाताने घडत नसे कारण स्वतःला ज्या गोष्टी पसंत असत त्या गोष्टी काहीही जरीतरी केल्या पाहिजेत नाहीतर राग येईल हे मला पक्के माहीत असल्यामुळे स्वतःला हवी असेल तीच गोष्ट करण्यास मी कधी चुकत नसे एक जी माझ्या खऱ्या सुखाचे व समाधानाचे ठिकाण त्यात अंतर येऊ नये व ही एक समाधानाची बाजू बळकट असेल तर घरातील इतर कोणत्याही माणसाकडून होणारा जाच व त्रास सोसण्याला मला अधिक बळ येईल अशी माझी पक्की समजत होती आठ महिन्यांचा उन्हाळा व एक दुसाचा पाऊस अशी घरातील इतर आपतांची व स्वतःची वागणूक असे त्यामुळे घरातील वडील बायकांना काही उत्तर न देता व दुसऱ्या कोणालाच बरे वाईट काही एक न बोलता मुकाट्याने स्वतःच्या चावडीच्या चा दिशेने वर्तन ठेवण्याचा माझा सर्वस्वी कल असे बायकांच्या शिकण्याचा उपयोग काय स्वतः घरातील कोणत्याच गोष्टीची चौकशी करावायची नसे व बोलावायची नसे मला अमुक तऱ्हेचे वर्तन पसंत आहे माझ्या बायकोने किंवा तुम्ही अमुक तरेने वागावे ही गोष्ट मला पसंद नाही ती तुम्ही करू नका वगैरे मालकाचा डवलाने मी पणाचा शब्द कधीही उच्चारावायचा नाही असा नियम होता पण आपण न बोलता न सांगता आपल्या माणसाने मी मात्र आपल्याच धोरणाने वागले पाहिजे अशी स्वतःच्या मनाची अट असे ती ओळखून मी त्याप्रमाणे ठेवलेली वागणूक घरातील वडील बायकास अधिक राग आणण्यास व चेतविण्यास कारणीभूत झाली त्या व विशेषता वंशमनत सबेला जाण्याचा हा नाचरेपणा हिलाच पाहिजे आहे दादा स्वत चा तितका आग्रह नाही पुरुषांची सांगावयाची रीत असते पण बायकांनी कितपत ऐकावे याचे काहीतरी तारतम्य हवे ना पुरुषांनी शंभर गोष्टी सांगितल्या तरी बायकांनी त्यातल्या फार तर दहा ऐकाव्यात व्यवहारातील बारीक सारीक गोष्टी पुरुषांना काय समजतात बायकांनी शिकावे हे दादांना फार आवडते हे मलाही माहीत आहे कोल्हापुरात सुटीत आल्यावर दादांनीच मला लिहावयास व वाचावयास शिकविले पोथ्या पुस्तके वाजावयास येण्यापलीकडे बायकांचा शिकण्याचा उपयोग काय दादांचा उगीच काहीतरी नाद आहे पहिल्या वहिनींचाही या शिकण्याबद्दल किती पिछा घेतला पण ती फार गरीब असे तिने आमच्या मर्जीकरता कितीतरी रागे भरणे सोसले पण त्या माऊलीने असा नाचरेपणा कधीही केला नाही व जुन्या रीतीला सोडले नाही म्हणून आम्ही पंचवीस माणसांनी मानाने दिवस काढले मी यजमानीन हा विचार तिच्या अष्टांगही शिवला नाही ती जहागीदाराची मुलगी नसली तरी काही एवढी भिकाऱ्याची नव्हती चांगल्याचीच होती पण स्वभावच चालस आता पाहावे तर सगळीच तर एक गोष्ट कराव्यास सांगितली तर हीच तीन गोष्टी करण्याची तयारी आहे अशा ठिकाणी आमचा कसा राहावा व टिकावा कसा रागावा इकडे पाहिले तर हे रागाच्या वेळेस आम्ही कितीही बोललो तरी रागावत नाही घुम्यासारखी मुखाट्याने ऐकून घेते पण आपली कृती करण्यात चुकत नाही मग आमच्या सांगण्यासवरण्याची शोभा काय वगैरे काही ना काहीतरी नित्या चालावयाचे ऑफिस घरीत आले या क्रमाला सात आठ महिने झाले तोपर्यंत स्वतःचे दोन्ही जिल्हे फिरण्याचे काम संपून स्वारी सुद्धा घरी आली आता पावसाळ्यात मुक्काम पुण्यातच वावयाचा आहे, आता ऑफिससुद्धा दरवाज्यावरच्या माडीत करू बाहेर जाण्याचे कायमच नाही असे स्वतः म्हणलेले ऐकून मला फार फार आनंद झाला स्वतः एकटेच नेहमीच्या माडीत बसणे होई कामापुरते तेवढ़शिरस्तेदार किंवा एखादा कारकून येत जात असे एक नाईक मात्र या माडीवर पहारा करीत असे त्रास सोसावा सभा चुकवू नये दुपारी जेवण झाल्यावर व वा तिसरे प्रहरी ताजी फळे बदाम पिस्ते खाण्याचा स्वतःचा पाठ असे व ती रोज तिसरे प्रहरी मीस घेऊन गेले पाहिजे असे असल्यामुळे मीस नेऊन देत असे ज्या दिवशी शनिवार असेल त्या दिवशी दोन वाजल्यापासून मला स्वतः बजावयाचे की पहा तुला सभेला जावायचे आहे आज शनिवार आहे त्याची तुला आठवण आहे ना वेळ चुकवू नकोस नाहीतर विसरले किंवा खाली कोणी काही काम सांगितले अशी सबाब सांगितलीस तर मला खपावायचे नाही एकदा नेमलेल्या कामाकडे दुर्लक्ष करू नये त्याबद्दल पहिल्याने त्रास होणारच तो सोसला पाहिजे वगैरे सांगितल्यावर मी लागलीच खाली येऊन सवेची वेळ चुकू नये म्हणून सवेची वेळ झाली की मी जाऊन येते असे मुठी जीव धरून भीतभीत वंशना सांगून त्यांची होय म्हणण्याची वाट न पाहता एकदम बाहेर पडावयाची संध्याकाळची घालून पाडून बोलणी संध्याकाळी घरी आल्यावर मला कितपत त्रास सोसावा लागेल हा नेहमीचा अनुभव असल्यामुळे तेच विचार मनात घुळून सभेच्या इमारतीत जाईपर्यंत माझे मन खिन्न असे पण बरोबरीच्या बायका मंडळीत गेल्याबरोबर त्यांच्याशी हसण्या बोलण्यात व माझ्याकडे जे काही काम नेमिले असेल ते करण्यामध्ये मी हे सर्व विसरून जाई पण पुन्हा घरी परत आल्यावर सभेतील आनंद व तो धीटपणा मावळून जाऊन मी भेदरल्यासारखे माझात उभे राहावयाचे कारण संध्याकाळी ताई सासूबाई व वंश यांची ओटीवरच बसण्याची जागा असे त्यामुळे मी घरी आलेली त्यांच्या प्रथम दृष्टीस पडावयाचीच आमच्या ताई सासूबाई व वंस एकदा बोलू लागल्या की कोणाला भ्यावायच्या नाही त्यात या संध्याकाळच्या वेळेस घरात पुरुष माणसे कोणी नसत त्यामुळे त्यांना जास्त सवड मिळे स्वतःचे येणे झाले की हे बंद होईल मला मात्र आधी कडक ताकीद व्हावायची की तुम्ही सभेला जाऊन आला आहात लुगडे बदलले आहे तरीसुद्धा आमच्या घरात स्वयंपाकघरात शिवून वाढाव्यात घ्यावायचे नाही चटण्या कोशिंबिरीला किंवा तिखट मिठाला देखील शिवावायचे नाहीतर सभेला जाणाऱ्या बायकांनी असली हलकी कामे करू नयेतच वर जाऊन पुरुषांच्या नवऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसावे म्हणजे छान दिसेल रडून भार हलका करण्याचा उपाय हो ही व यावून अधिक कडक बोलनी सकाळी दुपारी व संध्याकाळी जेवा जेवा संधी साधेल तेव्हा यावं घरातील या इतर आप्त बायकांशिवाय बातरायन नात्याच्या आणखी पाच सात बायका असत त्या आमच्या वडील बायकांना प्रत्यक्ष व प्रत्यक्ष हो, हो देऊन मदतच करीत तरी मी कोणाला कधीच उत्तर देत नसे कारण या खालच्या बायकांपैकी मू कोणाला काही बोलले की त्या अर्थाचा अनर्थ करून व कांगावा करून त्या बोलण्याचा पदर वडील बायकांपर्यंत चिकटावयाच्या म्हणजे त्यांच्या हेतूप्रमाणे त्याला महत्व येईल तेव्हा मी कोणाला काहीच बोलावायचे नाही असा निश्चय केला फार झाले म्हणजे खाली असताना आपल्याशीच मुळूमूळू रडून मनाला असह्य झालेला बार हलका करावा याचा एवढाच मार्ग मला माहीत होता मिश्र सुखात वर्ष लोटले याप्रमाणे शनिवारच्या रात्रीपासून दोन चार दिवसपर्यंत माझ्याशी या बायकांचा अबोला असावायचा जरी पण तिटकऱ्याची बोलणी मधूनमधून येतच याप्रमाणे क्रम चालल्यावर गुरुवारी कोठे भाजीचीर ताक कर साहित्यकार वाडावयासगे वगैरे काम पुन्हा वंस मला सांगू लागल्या म्हणजे मेळ्यातून टाकून दिलेल्या प्राण्याला पुन्हा मेळ्यात घेतल्याने जसा आनंद होतो तसा मला आनंद होईल व मी त्या सांगतील ते काम उत्साहाने व तत्परतेने लागलीच करी अशा आनंदाचे दिवस जातात न जातात तो शनिवार दत्त म्हणून उभा याप्रमाणे मिश्र सुखात एक वर्ष लोटले त्या अवधीत माझे इंग्रजी शिकणे बरेच मार्गास लागले मिस हरफडच्या सहवासाने इंग्रजी चार दोन वाक्य मला व्यवहारापूरती बोलता येऊ लागल्यावर मिस हरफर्ड यांना रजा दिली पहिले इंग्रजी भाषण वाचले मुलींच्याकरता हायस्कूल पाहिजे म्हणून हिराबागेत सभ्य बायका पुरुषांची एक मोठी सभा भरविली होती त्या सभेत त्यावेळे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांच्यापुढे सदर हायस्कूलची मागणी करायची होती त्या दिवशी सदर सभेपुढे इंग्रजीत एड्रेस वाचण्याचे काम माझ्याकडे सोपिले होते इतक्या मंडळींपुढे इंग्रजीमध्ये एड्रेस वाचण्याचा हा पहिला प्रसंग असल्यामुळे कदाचित मी वेळेवर घाबरेन बरा वाचणार नाही म्हणून मला समजण्याजोग्या सोप्या व लहान लहान वाक्यात स्वत एड्रेस लिहून दिला होता तो एक दोन दिवसात सात आठ वेळा वाचून घेतला होता पण शेवटी वाचला त्या दिवशी व्हायचे तेच झाले वाचावयास म्हणून मी जे उभी राहिले तोच हातपाय कापू लागले छातीत धडकी भरून डोके व अंग तापले डोक्यावरून तर कडत रक्ताचा लोटच जात आहे असे मला वाचले काही वेळ तसेच उभी राहिल्यावर अन्नपूर्णाबाई भांडारकर मागे बसल्या होत्या त्यांच्या लक्षात येऊन त्यांनी मला हळूच डवचले व हळूच म्हणाल्या रमाबाई घाबरू नका धीर धरून सावकाश वाचा सगळे लोक तुमच्याकडे पाहत आहेत बघा हे ऐकून मी एकदम भानावर आले आणि कस तरी मनाचा धडा करून वाचावयास आरंभ केला व शेवट तर लावलाच पण प्रथम वाटले होते त्यापेक्षा अधिक घाबरले असो निंदा व्यंजक स्तुती माझ्या दृष्टीने वाटलेल्या या संकटातून सुटून मी घरी आले व मध्ये थोडा वेळ गेला नाही तोस हिराबागेत मौज पाण्यात आलेली आमच्या घरची आश्रित निविद्यार्थी मंडळी परत आल्यावर आमच्या घरातील वडील बायकांना वहिनीबाईंनी हजार दोन हजार माणसात खडखडीत इंग्रजीत वाजले लाजल्या नाहीत किंवा घाबरल्या नाहीत वगैरे खूप तिखटमीट लावून व फुगून मजकूर सांगितला पण हा दोन अर्थांनी होता निंदा शब्द पण भावार्थाच्या आवाजाने व दुसऱ्या स्तुतीपर शब्द पण हेलनापर निंदा आवाजाने याबद्दल जसेजसे आमच्या वडील बायकांकडून त्यांना प्रोत्साहन मिळत तसे, तसे ते पुन्हा पुन्हा तेच ते सांगत ताई सासूबाईंचा राग व वजन आमच्या घरात बायकांपैकी सगळ्यात वडील काय त्या ताई सासूबाईच होत्या आमच्या सासूबाई वारल्यावर स्वतःला ताई सासूबाईंनी दोन तीन वर्षापर्यंत सर्वपरीने आईसारखे मायेने वागविले त्यामुळे त्यांना आईच्याच ठिकाणी मानावायचे असे त्या कोणाला काही बोलल्या वेळेवर शिव्या दिल्या तर त्यांना कोणीही उलट उत्तर दिलेले स्वतःला आवडत नसे इतकेच नाही त्या स्वतःला सुद्धा काही बोलल्या तरी ते सर्व मोकाट्याने ऐकून घ्यावायचे पण त्यांना उत्तर म्हणून द्यावायचे नाही असा नियम असे असे असल्यामुळे त्यांना राग आला म्हणजे त्या ते वाटेल त्याला तेल वाटेल तसे बोलत व सर्वजण त्यांना भेट कोणावर गदा केव्हा येईल याचा नियम नसे व त्याला कारणही लागत नसे अगदी क्षुल्लक कारणाने एकदा सुरुवात झाली म्हणजे त्याला समयानुसार राहावायचा नाही पण त्या मनाच्या भडबड्या असल्यामुळे रागाची वेळ एकदा गेली म्हणजे त्याबद्दल पुन्हा काही नाही मनात आडी किंवा कपट न धरता फिरून आपडहून बोलू लागावायाच्या म्हणून त्यांच्याबद्दल राग आला तरी तो टिकत नसे बायको दुसरी फजीती तिसरी वर सांगितलेली सफेची हकीकत होता होता ताई ससोबईंच्या कानावर गेली त्यात ही हकीकत ऐकत असताना वंस त्यांच्याजवळ येऊन म्हणाल्या ताई अलिकडे होताय त्या गोष्टी चांगल्या नाहीत बरे भाऊंच्या वेळेचा अभिमान तुम्हीच राखेला पाहिजे बायको दुसरी व फजिती तिसरी हा अनुभव आमच्याच घरी येऊ पाहत आपल्या माईच नाहीत का प्याई दुसऱ्याच होत्या लाडक्या होत्या पण परक्या पृष्ठाच्या दृष्टीस पडण्याची त्यांची काय टाप होती एक दिवस पनाळगडावर अंगणामध्ये कारकून पाणी प्यावयास आले त्यावेळेस आम्ही आत न जाता तेथेच उभ्या राहिलो इतकाच काय तो अपराध एवढ्याच वरून आमच्या भाऊंनी या माईंशी चार दिवस भाषण वर्ज केले होते ती कदर कोणीकडे व हल्लीचा प्रकार कोणीकडे जे पाहावे ते अधिक आहे ताईबाईंचा भडीमार झाले याप्रमाणे ताई सासूबाईंच्या रागात भर घालून वंश देवघरात गेल्यावर ताई ससुबाईंचा भडीमार सुरू झाला तो साडेनऊ वाजेपर्यंत चालू होता त्या दिवशी स्वतःला घरी येण्यास बरीस रात्र झाली घरी आल्यावर स्वतःच्या समक्ष ताईबाई रागाने बोलत होत्या पण पहिला आवेश मात्र नव्हता त्या म्हणाल्या दिवसांदिवस माणसांनी अब्रू अगदी सोडून दिली पहिल्या बायका पुरुषांच्या पुढे उभ्यासुद्धा राहत नसत मग बोलण्याची गोष्ट कशाला पुण्या हा वासनाला मात्र चार माणसात बायकाना नवऱ्यांजवळ बसण्याचा प्रसंग येईल तेव्हा मानेला कळ लागली तरी मान करावयास त्यांचा धीर होत नसे त्या बायका लाडक्या नसत का त्यांच्यामध्ये प्रेम नसे आताचे प्रेम म्हणजे बायकोने पदराला पदर बांधून जवळ असावे खुर्चीला खुर्ची लावून जवळ बसावे पुरुषासारखे लिहावे व वा वाचावे इतवर आले आजपर्यंत घरातल्या घरातच ऐकत होतो पण आजची त्यावर कडी आहे एवढ्या हजार दोन हजार मंडईत इंग्रजी वाचले त्याची लाच कशी वाटली नाही डोक्यावरचे पागोडे तरी राहिले कसे पहिले लोक अबरूला किती जपत असत पण आता ती राहिलीच नाही उलट मोठे आवडले असेल त्याच वेस उठून पाठ थोपटावायची होती म्हणजे अधिक चांगले झाले असते इंग्रजीमुळे मर्यादा सुटली बायकांना शिकविले म्हणजे त्या उद्दट होता त्यांच्या डोळ्यात पाणी राहत नाही ही गोष्ट खोटी आहे काय शिकवावयाचेच तर व्यंकटेश स्तोत्र शिवलीला यासारखे काही वाचता आले म्हणजे पुष्कळ झाले पुरुषांसारखे इंग्रजी शिकून काय चाकरी करावायची आहे कोणतीही गोष्ट मर्यादेच्या बाहेर गेली म्हणजे तिचा परिणाम असाच व्हावायचा इंग्रजी शिकविले म्हणून असे झाले आता तरी ते इंग्रजी सोडून द्या आताच्या या मुली बोट दिले म्हणजे हात गिळावायच येतात त्यांना बेताने वागविले नाही तर त्या आळ्यात रहाव्याचा नाही। काय वाईतरी घरात ती एक शब्द बोलत नाही रागोलो तरी चक्का शब्द काढित नाही कितीतरी गरीब दिसते पण बाहेर पहा तिला इतका कुठला धीटपणा आला तो ऐकल्यापासून मला पुन्हा पुन्हा नवल वाटते आहे ताई सासूबाईंना स्वतः उत्तर दिले नाही हे सर्व बोलणे जशी काही इंग्रजी शिकण्याने मी उद्दु होऊन स्वतःच्या आळ्यात राहिलो नाही या कामात स्वतःचे अंग नसून उपाय चालला नाही म्हणून गप्प बसने झाले अशी त्यांची समजून होऊनच चालले होते त्या बोलत असताना स्वतःला दोन दिन वेळा असवाले पण उत्तर काही दिले नाही मुकटणे ऐकून घेणे चालले होते हा प्रकार पाहून माझी अतिशय त्रेधा उडाली व रडण्यामुळे मला जेवणही गेले नाही ताईसासुबाई बोलत असताना स्वतः काहीच उत्तर दिले नाही यामुळे ताईसासुबाईंचा झालेला समज कायम राहून तो आजच्यान उद्या जास्त जाचक होईल हे मला माहीत होते म्हणून अधिक भीती वाटली तिने आपण होऊन वाचले नाही मी सांगितले म्हणून वाचले इतके जरी स्वतः म्हणले असते तरी मला पुरे होते पण तसे काही झाले नाही सहन करावे अशी स्वतः समजूत घातली जेवण झाल्यावर रोजच्यासारखे उठून माडीवर जाणे झाले मीही बऱ्याच वेळाने वर गेले तेव्हा हसून म्हटले का आजचा सपटा कसा काय आहे हल्ला तर फार जोराचा आहे बोआ तो फार दिवस त्रास देईलचे वाटते पण आपणाला तितकीच उलट तयारी केली पाहिजे आपण तितक्या शोषिकपणाने व धीमेपणाने हे सर्व सहन केले पाहिजे असा आपण निश्चय करू त्यांचा राग वाढण्याला आपल्याकडून जागाच द्यावायची नाही त्यांच्या वेळच्या समजुतीप्रमाणे बोलता। त्या बोलतात त्यात त्यांचा दोष नाही पण त्यांना दुखवावायचे नाही उत्तर द्यावायचे नाही एवढे तू कर त्यांचे वाटेल तसे बोलणे मुकाटने ऐकून घेणे जरा त्रासाचे आहे हे मी समजतो पण आज होणाऱ्या त्रासापासून जो शोषिकपणा आपण शिकू तो आपल्याला जन्मभर उपयोगी पडेल एकदा ही सवय लागली म्हणजे आपल्याविरुद्ध कोणी कितीही बोलत असेल तरी या सवयीने मनाची उचंबळ होत नाही व त्रास होत नाही हे पक्के लक्षात ठेव हो। ताईचा अक्काचा स्वभाव कडक आहे त्याला उपाय नाही अशा माणसांना उत्तर न देणे बरे मी सुद्धा त्यांचे बोलणे ऐकून घेतो हे तू पाहत नाहीस का आता माझ्यापेक्षा तुला पुष्कळ अधिक त्रास होतो हे खरे आहे पण ही इतर मंडळी कितीही बोलली तरी मी तुला आहे ना मग इतके भिण्याचे कारण काय आहे बरे थोडे धीराने वागण्यास शिकावे तरीही वाईट वाटेल पण ते थोड्या दिवसांचे आहे ते काही नेहमी राहणारे नाही वगैरे वगैरे पुष्कळ तऱ्हेने माझी समजूत केली चुकांमुळे पूरती अद्दल घडली यापुढे असेच प्रसंग वारंवार येत गेल्यामुळे वडील बायका कितीही बोलल्या तरी ते सर्व सोसून स्वतःला आवडत असत त्याच गोष्टी करण्याचा मी क्रम ठला तरीही माझ्याकडून एक दोन गोष्टी चुका झाल्यामुळे मला स्वतःजवळ माफी मागावी लागली व पूरती अद्दल घडली